सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग कोविता यु उत्सव मामका पांडवाश किम कुरवत संजय धृतराष्ट्र म्हणाला हे संजय धर्माचे स्थान अशा कुरुक्षेत्रामध्ये जमलेले आणि युद्धाची इच्छा करणारे माझे पुत्र कौरव आणि पांडव काय करते झाले तरी पुत्र स्नेह मोहितू धृत राष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातु कुरुक्षेत्रीची तर मुलांच्या ममतेने वेडा झालेला धृत संजयास प्रश्न करू लागला तो म्हणाल संजया कुरुक्षेत्रीची हकीकत काय आहे ती मग धर्मालय तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे ज्या कुरुक्षेत्रला धर्माचे घर म्हणतात तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेलेले आहे तरी ती ही ये तुला अवसरी कायकी जत असे येर येरी ते झड करी कथन करी मज प्रे एकमेक एवढा वेळ काय करीत आहेत ते मला लवकर सांग श्लोक दुसरा संजय दृष्टवा तू पांडविकुढम दुर्योधन असत्य राजा वचनमित संजय म्हणाला त्यावेळी पांडवांचे सैन्य तर व्यूहाच्या आकाराने उभे राहिलेले पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन त्यांना पुढील शब्द बोलला ती वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलयी पसरले कृतांत मुख वेळी तो संजय बोलला तो म्हणाला कि पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्या प्रमाणे महाप्रलयाच्या वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे ते दिसले त्या तैसे ते घनदाट उठावले एक वाट उसळले कालकूट अशा प्रकारे त्या घनदाट सैन्याने जेव्हा एकदम उठाव केला तेव्हा ते, ते कोणाला आवडणार जसे काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोण समर्थ आहे ना तरी वडवा ने पोखला सागर शोषून उधवला अंबरासी अथवा वडवानल म्हणजे समुद्राच्या पोटातील अग्नी एकदा पेटला तशात त्याला प्रलयकाळच्या वाऱ्याने हात दिला म्हणजे तो ज्याप्रमाणे सागरचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो सूर्धरिक आटोपणारे ते सैन्य अनेक व्यूहारच सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले ते देखील या दुर्योधने कवने माने जैसे पंचनने कल्पना सिंहित नाही त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली श्लोक तिसरा पश्चायता पांडुपुत्राणाम आचार्य महतींच मोम व्युढाम द्रुपद पुत्रेन तव शिष्येन धीमता हे गुरु तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र दृष्ट्याने व्यूहाने पांडवांचा नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ येऊन त्यांना म्हणाला पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पाहिले का गिरी दुर्ग जैसे चालते व्यूह व्यूह संभवते हे हे रचिले आथी मनते कुमरे। खुशा से नाना रचलेले रचले है। जसे का है चालते कालते डोंगरी किऊन कुला देख देख ज्याला तुम्ही शिक्षण देऊन शहाणे केलेत त्याने म्हणजे त्या दृष्टदुम्नने हा सैन्यसिंह कसा उभारला म्हणजे तयार केला आहे पहा पहा तर खरं श्लोक चौथा अत्र शूरा महेश भीमार्जुन समायुधी यु युधानो विराट द्रुपद युद्धामध्ये शूर व महाधनुर्धर योद्धे आहेत त्यांची नावे सांगतो ऐका सात्यकी विराट महारथी द्रुपद आणि कही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण जे क्षात्र धर्मी निपुण विरा शस्त्रास्त्रात प्रवीण व क्षात्र धर्मात निपुण असे असामान्य योद्धे आहेत जे बळे प्रौढी पौरुषे भीम अर्जुन सारिके ते सांगेन कौतुके प्रसंगेची जे शक्तीने मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो महारथी श्रेष्ठू द्रुपदिरू येथे लढवैया साप्तकी विराट महारथी श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आले आहेत श्लोक पाचवा पुरुजित शैब्यदेख। ृपनाथु दृष्ट के सा काशी राजा नृप्रेष्ठ उत्तम औजा शैब्योजू पहा हा कुंती युधा मनुरुजिता दि राय सक हा कु भोज पहा ये थे हा युध मन्यू आला हैजित वगैरह सर्व राजे आवा युधा मन्युश्च विक्रांत उत्तमौजा वीरवन सौभद्र सर्व एव महारथ पराक्रमी युधा मी उत्तम सुभद्रा पुत्र अभिमन्यु आणि द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी आहेत हा सुभद्रा हृदय नंदनु जो अपरु नवा तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु देखे द्रोणा दुर्योधन म्हणाला अहो द्रोणाचार्य सुभद्रेच्या पुत्र हे सर्वच महारथी वीर आहे यांची मोजदात करता येत नाही पण असे अपरिमित महारथीवीर या ठिकाणी जमलेले आहे श्लोक साठवायका हे द्विज्रेष्ठ आपल्या बाजूचे असलेलेही माझ्या सैन्याचे जे प्रसिद्ध नायक आहेत त्यांची नावे श्रवण करा तुमच्या दिग्दर्शनार्थ काही नावे मी सांगतो आता आमुच्या दळी नायक जे रूढ़ वीर सैनिक ते प्रसंग आई की आता आमच्या सैन्यामध्ये प्रमुख प्रमुख असे जे महायुद्ध आहेत ते प्रसंगाच्या ओघांनी सांगतो ऐका श्लोक आठवा भवान भीष्मश करणश कृप्च समितींजय अश्वथा माणश सौमदिसथ आपण स्वतः भीष्म कर्ण कृपाचार्य समितींजय अश्वत्थामा विकर्ण त्याचप्रमाणे सोमदत्ताचा पुत्र श्रवा। उद्देशे एकदोनी, जाई जती बोलोनी तुम्ही आधी करुनी मुख्य जे जे तुम्ही आधी करून जे मुख्य मुख्य वीर आहेत त्यांची नावे केवळ दिग्दर्शना करता म्हणजे आपले माहिती करता सांगून टाकतो हा भीष्मू गंगा नंदनु जो प्रताप तेजस्वी भानू रिपुग पंचानु कर्णवीरू प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण या एक एकाचे नि व्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचार्य न पुरे एकलाची या एकेकट्याच्या एक केवळ संकल्पाने या जगाचे उत्पत्ती व संवार होऊ शकतात फार कशाला हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही कराव पैलपे याचा अडदरू सदावा कृतांतू मनी येथे विकर्णवीर आहे तो पलीकडे अश्वत्थामा पहा याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी पळतो समितीं जयो सौमदत्ती ऐसे आणि कही बहुत आहाती जयाची बळामिती धाता हि नेणे समितींजय आणि सौमदत्ती असे आणखीही पुष्कळ आहेत त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवाला हि समजत नाही श्लोक नोव्वद अन्येच बहव शूरा मदर्थे त्यक्त जीविता नाना शस्त्रप्रहरणा सर्वे युद्ध आणखी इतरही अनेक वीर माझा करता जीवावर उदर झालेले नाना प्रकारच्या शस्त्रांनी संग्राम करणारे आणि सर्व ही युद्धशास्त्रामध्ये प्रवीण असे आहेत असून ते शस्त्रविद्येत तर अस्त्रांच्या मंत्रविद्येचे मूर्तीमत्ता अवतार आहेत फार काय सांगावे जेवढी म्हणून अस्त्र आहेत तेवढी सर्व यांच्या पासून प्रचारात आलेली आहे हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापले हे या जगात अद्वितीय योद्धे आहेत यांच्या अंगात पुरेपूर शौर्य आहे एवढे असूनही हे सर्व वीर अगदी जीवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळालेले आहे पतिव्रतेचे हृदय जायचे पती वाचून स्पर्शे मी सर्वस्व यात सुभटांसी ज्याप्रमाणे पतीव्रतेचे मन पती वाचून इतर स्पर्श करत नाही त्याप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मीच कायते ते सर्वस्व आहे आमुची या देखती आपुले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त आमच्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते असे हे निर्म आहे झुंजती कुळकणी हे बहु असो क्षात्रिती हे युद्ध कला कुशल असून युद्ध कौशल्यने कीर्ती जिंकणारे आहे फार काय सांगा ना क्षात्र धर्म मूळ यांच्या उत्पन्न झालेलं आहे ऐसे सर्व पुरते, वीर दळी आमुते, आता काय गणुयाते या प्रमाणे सर्व अंगानी पूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत आता यांची गणती काय करू हे अपार आहे श्लोक दहावा अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्मारक्षित भी पर्याप्तम त्रिदमे ते ते हे आमचे भीष्मानी सर्व बाजूनी सेनापती होऊन रक्षण केलेले सैन्य अजिंक्य आहे पण त्यांचे ते दानग्या भीमाने सर्व बाजूंनी रक्षण केलेले सैन्य क्षुद्र म्हणजे जिंकण्यास सोपे आहे वरिक क्षत्रिया माझी श्रेष्ठ जो जग जेठी दळवईपणाचा पाटू भीष्मासी आणखी क्षत्रिया श्रेष्ठ व या जगात नाणवलेले योद्धे असे जे भीष्माचार्य त्यांना या सेनेच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे आता, या आता याने आपल्या सामर्थ्याने आवरून या सैन्याची अशी काही रचना केली आहे कि जसे काय किल्लेच बांधले आहे याच्या पुढे त्रिभुवन हि कप पदार्थ आहे आधीच समुद्रपाही तेथ दुवाड पण कवना नाही मग वडवाळू तैसे आधी असे पहा समुद्र हा कोणाला दुस्तर नाही तशा त्याला ज्याप्रमाणे वडवान सहाय्यकारी व्हावा ना नातरे प्रलय वन महावातू या दोघा जैसा सांगातू तैसा हा गंगा सुतू सेनापती किंवा प्रलयकालचा अग्नी व वा प्रचंड वारा या दोहोंचा ज्याप्रमाणे मिलाफ व्हावा त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राच्या सेनापतिवाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळालेली आहे दिसत असे आता या सैन्या बरोबर कोण झगडेल वर सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या मानाने हे पांडवांचे से सैन्य खरोखरच अपुरे दिसत आहे वरी भीमसेन बेथू तो जाहला असे सेना जान अगोदरच आडदळ आणि तो त्यांच्या सैन्याचा अधिपती झाला आहे मग काय असे बोलून त्याने ती गोष्ट तेथेच सोडून दिली श्लोक अकराव अयनेशु च सर्वेशु यथा भाग अवस्थिता भीष्म सर्वात आपापल्या नेमलेल्या ठिकाणी मिळून भीष्मांचे सर्व बाजूंनी रक्षण करा मग पुनरपी काय बोले सकळ सैनिक आते म्हणितले आता दळभार आपुला आले सरसे करा मग दुर्योधन सर्व सेनापतींना पुन्हा असे म्हणाल कि आता आपापले सैन्य समुदाय सज्ज करति ज्यांच्या ज्या अक्षहिणी आल्या असतील त्यांनी त्या अक्षहिणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथ्यांकडे विभागून जावयाच्या त्या द्याव्यात तेने तिया आवरिजे भीष्मातळी राहीजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ त्या महारथ्याने त्या अक्षहिणीला आपल्या हुकमतीत ठेवावे आणि भीष्मांच्या आज्ञेत राहावे नंतर दुर्योधन द्रोणाचार्याने म्हणाल तुम्ही सर्वांवर देखरेख करावी हाची ची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू आघावा साथू आ या भीष्मांचेच फक्त संरक्षण करावे मानावे, योगानेच खरा है। सेनेची सर्व शंखमो प्रतापवन या दुर्योधनाच्या बोलण्याने संतुष्ट होऊन त्या दुर्योधनाला हर्ष उत्पन्न करणारा कुरुकुलातील वृद्ध पितामह प्रतापी भीष्माचार्य सिंहनादाप्रमाणे मोठे गर्जना करून शंख वाजवित झाले या राजाची संतोष लादू राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्माला संतोष झाला मग त्याने सिंहासारखी गर्जना केली तो गाजत असे अद्भुतू दोन्ही सैन्या आतू प्रतिध्वनी समा उपजत असे ती गर्जना दोन्ही तयाची तू लगास वीर वृत्तीचे निथावे दिव्य शंख भीष्म देवे आतिध्वनी उठत असताच वीर वृत्तीच्या बलाने स्फुरण येऊन आपला दिव्य शंख ते ज मिनले त्रैलोक आवाज मिला त्रैलोक बसल आकाश तुटन पड़ते कि अंबर उचंबल सागर क्षोभले चरा चर कापत असे त्यामुळे आकाश घडाडले सागर उसळला आणि सावर व जंगम जग गांगरून कापू लागले त्या माझी रणतुरे आसफारिली त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दर्या दनानून राहिल्या इतक्यात त्या सैन्यात रणबाद्य सुरू झाली श्लोक तेराव तत ततश पण बानक गोमुख सह त्यानंतर शंख नगारे ढोल मृदुंग आणि करणा ही सर्व वाद्ये एकदम वाजवण्यात आली त्यांचा आवाज फार भयंकर झाला उदंड सैंध वाजते भयानके खा खा जेथे धाकडांसी नाना प्रकारचे रणवाद्ये जिकडे तिकडे इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली कि मीमी मी म्हणणार नाही तो महाप्रलयच वाटलं भेरी निशाण मांदळ शंख काहळ भोंगळ आणि भयासुर रण सुभटांचे नौबत डंके ढोल शंख मोठ्या झांजा व करणे आणखी महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना या सर्वांची एकच गर्दी झाली आवेश भुजात्रा हटीती विसरले हा जेथ महामद भद्र जाती आवरती ते योद्धे आवेशाने दंड ठोकू लागले कोणी चिडून एकमेकांना युद्धार्थ हाका मारू लागले आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरे नसे जात तेथ भेडांची कवन मातू काच या केर फिटतू जेणे दचकला कृतांतू तेथे अशा स्थितीत भित्र्यांची तर गोष्ट कशाला पाहिजे कच्चे लोक तर कसपटाप्रमाणे उडून गेलेच पण प्रत्यक्ष धाक पडला तो गर्भगळीत होऊन पायच धरी प्राण गेले चांगांचे दात बैसले बिरुदांचे दादुलेाती त्यापैकी कित्येकांचे तर उभ्या उभ्याच प्राण गेले जे धैर्यवान होते त्यांची दातखिळी बसली आणि मीमी मी म्हणणारे नामांकित वीर थरथर कापू लागले ऐसा अद्भुत तूर बंबाळू ऐकोनी ब्रह्मा ब्रह्म्या देव म्हणती प्रलय आजी। असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला व आज प्रलय येऊन ठेपला असे देव म्हणू लागले ऐशी स्वर्गी मातू देखो तो आकांतू तव पांडव दळा आतू वर्तले का तो आकांत पाहून स्वर्गात अशी गोष्ट झाली इतक्यात इकडे पांडवांच्या सैन्यात काय झाले हो का निजसार विजयाचे कि ते भांडार महा तेजाचे जेथ करुडाची येवळीचे जे कातले चारी जोरात विजयाचा गाभा किंवा महातेजाचे भांडारच होता जला वेगात गरुडाची बरोबरी करणारे चार घोडे झुंपलेले होते श्लोक चौदाव तश्वेत माधव पांडव तुह त्यानंतर श्वेत वर्ण अश्व जोडलेल्या महान रथावर आरुढ होत जाते श्री कृष्ण आणि अर्जुन यांनीही आपापले दिव्य शंख वाजवले कि पाखाचा मेरू रहवरु मिरवत असे तैसा तेलिया दिशा जयाचे तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या वो जो दिव्य असा शोभत होता कि जणू काय पंख असलेला मेरू पर्वतच जेथ अशो वाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण तयारथाचे गुण काय वर्णू ज्या रथावर सार्थ्याचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे त्या रथाचे गुण काय वर्णवे ध्वजस्तंभावरी वानरु तो मूर्तीमंत शंकरू सारथी शारंधरु अर्जुनेसी रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर शंकराचा प्रत्यक्ष अवतार असलेला वानर म्हणजे मारुती होता व शारंधर श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी होता देखा नवल नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे जे पार्थाचे सारथ असे पहा त्या प्रभूचे नवल त्याचे भक्ताविषयीचे प्रेम विलक्षण आहे कारण तो सर्व शक्तिमान परमेश्वर पण अर्जुनाच्या सारथ्याचेही काम करत होता पायी कुपाठी घातला आपण पुढा राहीला तेने पाच जन्यू आस्फुरीला अवलिळाची आपल्या दासास पाठीशी घालून स्वतः युद्धाचे तोंडावर राहिलं त्या श्रीकृष्णाने नावाचा शंख लीलेने वाजवलं श्लोक पंधरा पौंड्रम दो महाशंखम भीम कर्मा भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य शंख अर्जुनाने देव व अचाट कर्मी पौंड्र नावाचा महान शंख वाजवला परी तो महा घोषू गाजत असे गिरू जैसा उदयलाक्ष परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणाने घुमत राहिला ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य नक्षत्राना लोपवून टाकतो तैसे तूर बंबाळू भवते कौरव दळी गाजत होते ते हार पोनी नेणू केिकडे दुमदुंगा तो वाद्यांचा कल्लोळ तो त्या शंखांच्या महा नादाने कोणीकडे लोपून गेला ते काही कळे ना पैसाची देखे ये रे निनादे अति गहिरे देवदत्त धनुर्धरे आसपुरीला त्याचप्रमाणे पहा नंतर त्या अर्जुनाने अति गंभीर आवाजाने देवदत्त नावाचा आपला शंख वाजवला ते दोनी शब्द मीनले ते, हो ते दोन्ही अचाट आवाज जेव्हा एकत्र मिळाले तेव्हा ते सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होते कि काय असे वाटू लागले तवा भीम सेनू विसैनला जैसा महाकाळू खवळला तेने पौंड्र आस्फुरीला महाशंखू इतक्यात खवळलेल्या कृतांताप्रमाणे आवेश चढलेल्या भीमाने आपला पौंड्र नावाचा मोठा शंख वाजवला श्लोक सोळावा अनंत विजयम राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर नकुल सहदैवशोष मणिपुष्पक कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नकुलाने सुघोष आणि सहदैवाने मणिपुष्पक तो महाप्रलय जलधरु जैसा घडघडिला गहिरु तव अनंत विजयो युधिष्ठुरुरीत असे त्याचा आवाज कल्पांतच्या वेळच्या मेघगर्जनेप्रमाणे अति गंभीर असा मोठा झाला इतक्या धर्मराजाने विजय नावाचा शंख वाजवला न कुळे सहदेवे मणिपुष्पकु जेणे नादे अंत कु गजब नकुलाने सुघोष व सहदेवाने मणिपुष्पक या नावाचे शंख वाजवले या आवाजाने काळही गडबडून गेलं श्लोक सतरा व अठरा काश्यच परमेश्वास शिखंडीच विराट सा पराजि द्रुपदो द्रौपदेयार्वशः पृथिवीपते सौभद्रच महा शंखा दुः पृथक पृथक महाधनुर्धर काशीराज महारथी शिखंडी दृष्टदुम्न विराट शत्रूकडून कधी पराजय न पावलेला सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र महाबाहू अभिमन्यू इत्यादी कातराष्ट्रा चोहो कडून सर्वांनी आपापले शंख वाजवले ते थे होते अनेक द्रुपद द्रौपदे यादी कशीपती देख महाबाहू त्या युद्धभूमीवर द्रुपद द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे होते हा वीरशाळी काशी राजा पहा तेथ अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजित्युम्न नृपनाथ शिखंडी हन तेथे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यु अजिंक्य सात्यकी राजश्रेष्ठ दृष्टद्युम्न व शिखंडी विराटादि नृपवर जे सैनिक मुख्य वीर तिही नाना शंख निरंतर आस्फुरीले विराट मोठे राजे जे महत्वाचे शूर सैनिक होते त्यांनी सर्वांनी निरनिराळे शंख एकसारखे वाजवण्यास आरंभ केला तेने महा घोष निर्घाते शेष कुर्म अवचिते गजबजोनी भूभाराते चांडू पाहती त्या मोठ्या घोषाच्या दणक्याने शेष व कुर्म हे एकदम गोंधळून आपण ठरलेले से ओझे टाकून द्यावयाच्या बेतात आले तेथ तिन्ही लोक डंडळीत मेरू मांदार आंदोळीत समुद्र जळ उसळत कैलास वेरी त्यामुळे तिन्ही लोक डळमळू लागले मेरू व मांदार हे पर्वत मागे पुढे झोके खाऊ लागले व समुद्राच्या लाटा कैलासा उसळल्या श्लोक एकोणीसाव सघोषोधार्त राष्ट्रानाभश पृथ्वीदृथ्वी आणि आकाश ही दडाणून सोडणाऱ्या त्या शंखांच्या तुंबळ घोषाने गौरवांची हृदय विदीर्ण केली पृथ्वी तळ उलथो पाहात आकाश असे आसुडत तेथ सडा होत नक्षत्रांचा जमीन उलटते की काय व आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्रांचा सडाच होतो की काय असे वाटू लागले सृष्टी गेली रे गेली देवा मोकळ वादी जाहली, ऐशी एक टाळी पिटिली सत्यलो की सृष्टी चालली रे चालली देवाना निराधार स्थिती आली अशी ब्रम्हलोकात एकच ओरड झाली दिन थोकला जैसा प्रलय काल मांडला तैसा हा उठीला उठिला तिही लोक दिवसाच सूर्य थांबला व ज्याप्रमाणे प्रलयकाल सुरू व्हावा त्याप्रमाणे तिन्ही लोकात हा हाकार तव आदी पुरुषू विस्मितू म्हणे झणे होय पाग लोपिला अद्भुतू संभ्रमूतो ते पाहून परमात्मा विस्मित झाला आणि मनात म्हणाला न जाण कदाचित सृष्टीचा अंत होईल तो चुकवावा म्हणून मग त्याने तो विलक्षण गोंधळ एकदम शांत केला म्हणून महाशंख आले कृष्णादिकी त्यामुळे जग सावरले नाहीतर त्यावेळेला कृष्णादिकांनी आपापले दिव्य शंख वाजवले त्यावेळी युगांत होण्याची वेळ आली होती तो घोष तरी उपसंहरला परी होता राहिला तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा तो घोष शांत झाला पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्लक होता त्यामुळेच कौरवांच्या सर्व सैन्याची दाना दान उडाली जैसा गज घटा आतू सिंह लिला विदारी भेदितू कौरवांची हत्तीच्या कळपाची सिंह लिलेनेच जशी फाकाफाक करतो तशी कौरवांची अंत करणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली तो गा तव तवउभेची हिये घालीती एकमेका म्हणती सावध रे सावध तो प्रतिध्वनी दुमदुमत असताना जेव्हा त्यांच्या कानावर आला तेव्हा उभयपणीच त्यांच्या काळजाने ठाव सोडला त्यातल्या त्यात त्या एकमेकाला अरे सावध रहा सावध रहा असे म्हणू लागले ते महाराष्ट्र त्या सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरेशूर महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवरले श्लोक विसाव अथ व्यवस्थित अंदृष्टवा धार्थ राष्ट्रान कपित ध्वज प्रवृत्त शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः कौरव पक्षीय सैनिक पुन्हा व्यवस्थित उभे राहिलेले पाहून शस्त्रसंपाताच्या प्रसंगी आपले धनुष्य उचलून पांडुपुत्र अर्जुन मग सरीसेपणा उठावले दुनवटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्र मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झाले व दुप्पट जोराने उचलले या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक त्रस्त झाले तेथ बाणवरी धनुर्धर वर्ष निरंतर जैसे प्रलयांत जलधर अनिवार वेळी प्रलयकाली मेघ ज्याप्रमाणे अनिवार वर्षाव करतात त्याप्रमाणे धनुष्य धरणारे योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव करू लागले देखलिया अर्जुने संतोष घेऊन मग संभ्रमे दिने घाली तसे अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेटली तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले मग लीला धनुष्य उचलीले, पंडू कुमरे तेव्हा युद्धाला तयार झालेले सर्व कौरव सैन्य त्याने पाहिले मग पांडुपुत्र अर्जुनाने लिलेनेच धनुष्य उचलून घेतले श्लोक एकविसावा ऋषी केशम तदा वाक्योर मध्ये रथ स्थाप्युत हे धृत राष्ट्र त्यावेळी भगवान श्री कृष्णाला अर्जुन पुढील वाक्य बोलवा हे अच्युत माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर ते अर्जुन म्हणत असे देवा आता झडकरी रथ उलावा नेऊन मध्ये घालावा दळा त्यावेळी अर्जुन म्हणाला देवा आता चटकनरात हाका व तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करावा श्लोक बावीसाव यावदैता निरीक्षेहम योद्धु कामान वैर्मया का सह योद्धव्यम असणसमुद्यमे म्हणजे युद्धाची इच्छा करून त्यासाठी तयार असलेले हे सर्व योद्धे मी अवलोकन करीन व या रणसंग्रामा मध्ये मला कोणाबरोबर युद्ध करावायचे आहे ते मी पाहून घेईन हे सकळ वीर न्याहाळी झुंज ते जो पर्यंत हे सर्व झुंजण्याकरता आलेले शूर सैनिक मी क्षणभर पुरते न्याहाळून पाहिन तो रथ उभा कर श्लोक तेवीसाव दुर्बुद्धाचे म्हणजे दुर्योधनाचे युद्धामध्ये प्रिय करण्याची इच्छा असलेले हे जे योद्धे येथे गोळा झालेले आहेत त्यांना मी अवलोकन करी कवणे सीम्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हण हे सर्व येथे आले आहेत पण मी रणात कोणाबरोबर लढावे याचा विचार करणे जरूर आहेत म्हणून मी पाहतो बहुत करुनी कौरव हे आतुर दुस्वभाव वाटी वाव बांधी ती झुंजी फार करून कौरव हे उतावळे व दुष्टबुद्धीचे असून पुरुषार्था वाचून युद्धाची हाव धरतात झुंजाची आवडी धरीती परिसंग्रामी धीर नवती हे सांगोनी राया प्रती काय संजयो म्हणे हे लढाईची हौस तर बाळगतात पण युद्धात टिकाव धरत नाही इतके सांगून संजय धृतराष्ट्र राजाला पुढे काय म्हणाल ते एक। श्लोक चोवीसा संजय उवाच एव मुक्तो ऋषी केशो गुडा भारत सेनयोर उभयोर मध्ये स्थापय व रथोत्तम संजय म्हणाला हे भरत कुलोत्पन्न धृत अर्जुनाने असे म्हणताच श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो श्रेष्ठ रथ थांबवून आई अर्जुन इतुके बोलिला तो कृष्णे रथ दोन्ही सैन्या माझी केभात येणे ऐका अर्जुन एवढे बोलला इतक्या श्रीकृष्णाने रथ हाकला व तो त्याने दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला श्लोक पंचवीसावा भीष्म उवाच पार्थ पश्चयीतान समवेतान कुरुनिती भीष्म द्रोण आणि इतर सर्व राजे यांच्या समोर श्रीकृष्ण पार्थाला म्हणाला हे पार्थ जमलेल्या या कौरवाने पाहून जेथ भीष्म द्रोणादिक जवळ केनमुख पृथ्वी पती आणि बहुत आहाती ज्या ठिकाणी भीष्म द्रोण आदी करून आप्त संबंधी वाणखी पुष्कर राजे पुढे उभे होते श्लोक सव्वीस व सत्तावीस त्रा पश्च्यथितान पार्थ पितृ नथ महान आचार्यान मातुलान भ्रातून पुत्रान पौत्रान तथा मा बंधू पुत्र नातू तसेच जिवलग मित्र सासरे स्नेही या सर्वांना अर्जुनाने पाहिले तेथे जमलेले आपले बांधवच आहेत असे पाहून तो कुंतीपुत्र तेथ स्थिर करुनी रथू अर्जुन असे पाहतू तो दळ समस्तू, समजतू संभ्रमेसी त्या ठिकाणी रथ थांबवून अर्जुन तो सर्व सैन्य समुदाय उत्सुकतेने पाहू लागलो मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशे ख विस्मो जा मग म्हणाला देवा पहा पहा हे सगळे भाऊ बंद व गुरु आहेत तेव्हा ते ऐकून कृष्णाच्या मनाला क्षणभर अचम्बा वाटला तो आपण या आपण म्हणे हे काही आश्चर्य असे तो श्री कृष्ण आपल्या मनाशीच आपण म्हणाला याने यावेळी हे काय मनात आणले आहे कुणास्त पण काहीतरी विलक्षणच असावे ऐसी पुढील सेग हे तू तो सहजे जाणे हृदय परी उगा असे निवान तीये तीए वेळी याप्रमाणे पुढचे त्याने अनुमान बांधले तो सर्वांच्या हृदयामध्ये राहणारा असल्यामुळे त्याने ते सहज जाणले परंतु त्या त्यावेळी तो काही न बोलता स्तब्ध राहिल तार्थ सकळ पितृ मह केवळ गुरु बंधू मातुळ देखता जा तो तेथे केवळ आपले चुलते आजे गुरु भाऊ मामा या सर्वांनाच अर्जुनाने पाहिले इष्टमित्र आपुले कुमर जन देखिले हे सकळ असती आले तया माझी आपले इष्टमित्र मुले बाळे हे सर्व त्या सैन्यात आले आहेत असे त्याने पाहिले सुरुजन सासरे आणि कही सखे सोयी कुमर पौत्र धनुर्धरे देखी जीवलग मित्र सासरे, सगे सोयरे पुत्र नजुना नेया उपकार होते वडिल धाकुले आदि करुणी जरूरी उपकार के लिए होते कि संकट काली जन के ले ले होते फार का है? लहान मोठे आधी कर ऐसे गोत्रची दोही दणी उदित झाले असे कळी ते अर्जुने तिये वेळी अवलोकिले असे हे सर्व कुळच दोन्ही सैन्यात लढाई तयार झालेले आहे हे त्यावेळी अर्जुनाने पाहिले